पुस्तक आत्मकथा पंडित जवाहरलाल नेहरू लेखक पंडित जवाहरलाल नेहरू वाचक विद्या पाटील प्रकरण अठरावे वडील आणि गांधीजी एकोणीसशे चोवीसच्या सुरुवातीला गांधीजींच्या जीवावरील दुखण्याची बातमी एकाएकी पसरली तुरुंगातून त्यांना लगेच रुग्णालयात नेण्यात येऊन त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली काळजीने सारा हिंदुस्थान काळवंडला होता श्वासही न टाकता भयचकित मनाने आम्ही बातमीकडे डोळे लावून बसलो होतो संकट निभावून गेले व त्यांच्या भेटीसाठी जाणाऱ्या लोकांचा लोंडा पुण्याकडे लोटला ते अद्याप रुग्णालयातच असून त्यांच्यावर पारा होता पण काही ठराविक मित्रांना भेटण्याची त्यांना परवानगी देण्यात आली होती वडिलांना व मी त्यांची रुग्णालयात भेट घेतली रुग्णालयातून त्यांना परत तुरुंगात नेण्यात आले नाही त्यांची प्रकृती सुधारत असताच उरलेली शिक्षा सरकारने रद्द केली व त्यांना सोडून दिले सहा वर्षांच्या शिक्षेपैकी त्यांनी दोन वर्ष भोगली होती प्रकृती स्वास्थ्यासाठी ते मुंबई शेजारी जुहू येथे जाऊन राहिले आमचे सर्व कुटुंबही जुला गेले व तेथे ते समुद्रकाठी एका लहानशा झोपेत आम्ही राहिलो तेथे ते काही आठवडे आमचा मुक्काम होता कितीतरी दिवसांनी विश्रांतीचे पोटभरसू मला घ्यावायस सापडले पोहणे पळणे व वा वाळवंटात घौडदौड करणे यांची हाऊसमी फेडून घेतली पण चैनीच्या उद्देशाने आम्ही तेथे ते राहिलो नव्हतो गांधीजींबरोबर विचारविनिमय करणे हा आमचा मुख्य उद्देश होता त्यांना स्वराज्य पक्षांची भूमिका समजावून देऊन त्यांची सक्रीय सहानुभूती मिळवता आली नाही तनिदान निदान त्यांचा आशीर्वाद तरी आपल्या कार्याला मिळवावा अशी वडलांची मणीषा होती माझ्या मनात घर करून सलत राहिलेल्या काही प्रश्नांच्या बाबतीत त्यांच्याकडून खुलासा करून घ्यावा अशी माझीही इच्छा होती त्याचप्रमाणे त्यांचा पुढचा कार्यक्रम मला समजून घ्यावायचा होता गांधीजींचे मन वळवण्याचा अथवा त्यांना आपले म्हणणे अंशदरी पटवून देण्याचा स्वराज्य पक्षांचा हेतू झू येथे तडीच गेला नाही मोठ्या मित्रकाची बोलणी झाली व वागणूकही मोठ्या सौजन्याची राहिली परंतु तडजोड कोणत्याही प्रकारे होऊ शकली नाही दोघांचीही मते भिन्न आहेत ही गोष्ट मात्र उभय त्यांना मान्य होऊन त्याप्रमाणे वृत्तपत्रामध्ये जाहीर करण्यात आले जुहून मीही निराश होऊनच परतलो कारण माझ्या एकाही शंकेचे निरसन गांधीजींना करता आले नाही त्यांच्या सवयीप्रमाणे भविष्यकाळात दूरवर पहावयास अथवा चीर कार्यक्रम आखून द्यावयास ते तयार नव्हते धीमेप्रमाणे जनसेवा करीत असावी काँग्रेसच्या विधायक व सामाजिक सुधारणाविषयक कार्यक्रमाच्या प्रचाराचे काम करावे व चढाईच्या कार्यक्रमास अनुकूल अशा वेळेची मार्ग प्रतीक्षा करीत रहावे हे गांधीजींच्या मते आमचे काम पण अडचण होती ती अशी की चढाईला प्रारंभ झाल्यावर चौरी चौऱ्यासारखा प्रसंग उद्भवून आमचे सर्व गणित विस्कटणार नाही कशरून व त्यामुळे आमची प्रगती खुंटेल त्याचे काय त्याला त्यांनी काहीच उत्तर दिले नाही ध्येयासंबंधीही त्यांचा निश्चय झालेला नव्हता तशी घोषणा कलीच पाहिजे असा आग्रह नसला तरी आम्ही कोठे चाललो आहोत त्याची स्पष्ट कल्पना आम्हाला असली पाहिजे असे आमच्यापैकी पुष्कळांना वाटत होत आम्ही स्वातंत्र्य व काही एक मर्यादपर्यंत समाज पालट यांच्यासाठी झगडत राहणार आहोत की त्यापक्षा बरेच कमी दर्जाच धक्ह होत आमच पुढारी तडजोड करणार आह काही महिन्यांपूर्वी संयुक्त प्रांतीय राजकीय परिषद अध्यक्षीय भाषणात मी स्वातंत्र्याचध विश्रामुख्यान पुढे मांडल होत नाभाऊन सुटून आल्यावर थोड्याच दिवसांनी ही परिषद भरली तेव्हा नाभावून आणलिया विषम जराणेमी अंथणावर पडल्या पडल्यास अध्यक्षीय भाषण लिहून काढले मला परिषदेला उपस्थित राहता आल नाही पण माझे भाषण मात्र तिथ रुजू झाल आमच्यापैकी काहीजण स्वातंत्र्याबद्दल अट्टस करीत होते तर आजचे प्रागतिक मित्र काँग्रेसपासून इतके दूर वावत गेल होते की साम्राज्याच्या वैभवाच व वर्चस्वाचे पवाडे चव्हाट्यावर गाऊन दाखविण्यातच त्यांना धन्यता वाटत होती साम्राज्यशाही आमच्या देशबांधवांना पाय पुसण्याप्रमाणे वागवीत असे याची दिक्कत त्यांना वाटली नाही त्यांच्या वसाहतीत आम्ही दास म्हणून राबवण्यास तयार असलो तरच ते आम्हाला किनाऱ्यावर पाय ठेवू देतात याचेही सोयसूदक त्यांना नव्हते श्री शास्त्री साम्राज्याचे दूत बनले आणि एकोणीशे तेवीसच्या लंडन येथील साम्राज्य परिषदेत सर तेजबहादूर सप्रूंनी गर्भरा आणि मुक्ताफाई उधळली की मला मोठ्या अभिमानाने असे म्हणता येईल की साम्राज्याला साम्राज्यपद प्राप्त करून दिले ते माझ्या देशाने आमच्यात व प्रागतिकात जणू काही साता समुद्राचे अंतर पडले होते आमचे राहणे निरनिराळ्या जगात आमच्या भाषा भिन्न भिन्न आम्हाला कल्पनाशित्रे दिसत प्रागतिकांना कधी काळी कल्पनाचित्रे दिसत असतील तर दोघांना समान असे काहीच नव्हते अशा परिस्थितीत असता आपल्या घरी धियासंबंधीच्या कल्पना स्पष्ट व वा निश्चित व्हावयास नकोत काय पण असले विचार त्या काळी फार थोड्यांच्या मनात बहुतेक लोकांना व विशेषतः राष्ट्रीय चळवळीतील लोकांना विचारातील निसंदिग्धपणा अप्रिय वाटतो कारण ही स्वभावता संदिग्ध व काहीशी गुणात्माशी असत एकोणीशे चोवीसच्या सुरुवातीच्या काळात लोकांचे लक्ष असेंब्लीतील व प्रांतिक कायदे कायदेमंडळातील स्वराज्य पक्षाकड़ लागल होत आत घुसून विरोध करा कायदेमंडळ मोडून टाका वगैरेनंतर हा पक्षपुढे काय करतो ति पाहण्याची लोकांना उत्कंठा लागून राहिली होती काही पवित्र्य चित्त वधक झाली त्या वर्षीचे अंदाजपत्रक असेंब्लीने फेटाळून लावले हिंदी स्वातंत्र्याचा प्रश्न सोडण्यासाठी एक मंडलाकार परिषद बोलावण्यात यावी हा ठरावही पास झाला देशबंधू दासांच्या नेतृत्वाखाली बंगाल कायदे मंडळाने ही मागण्या धुडकावून लावल्या पण दोन्ही ठिकाणी सरकारने अंदाजपत्रके स्वतःच्या अधिकारात पास केली व त्यांना कायद्याचे स्वरूप प्राप्त झाले काही भाषणे झाली कायदेमंडळातील वातावरण जरा तप्त झाले स्वराज्य पक्षीयांना क्षणभर विजवन्मादाचा अनुभव घ्याव्यास मिळाला वृत्तपत्रात ठळक मथळे झळकले आणी काही झाले नाही होणार काय याच गावांची दुसरी फेरी झाली तिसरी झाली पण त्यातली नवाई विटून गेली भावनांचा वहर ओसरला आणि अंदाजपत्रकाच्या चिंदड्या होणे व गव्हर्नरने ते शिफारशीच्या ढिंगाने चिकटवून खुशाल मंजूर करावायचे हा प्रकार जनतेच्या परिचयाचा झाला कायदे मंडळाच्या आत स्वराज्य पक्षाला यापुढची पायरी सांणे नव्हते ते काम बाहेरच करता येण्यासारखे होते त्या वर्षाच्या अवधीमध्ये केव्हा ऑल इंडिया काँग्रेस समिती अहमदाबादला भरली होती बैठक चालू असता गांधीजी व स्वराज इष्ट यांच्यात एकाएकी चांगली चकमक झडली व काही हृदयस्पर्शी प्रसंगही घडून आले गांधीजींकडूनच प्रकरणाला प्रारंभ झाला स्वराज्याचे ध्य व शांततेचा मार्ग या काँग्रेसच्या ध्यवाक्यांना जो मान्यता देईल व चार आणि वर्गणी देईल त्याला इतके दिवस काँग्रेस सभासद होता येत अस गांधीजींनी या नियमात मूलगामी फरक सुचवला तो असा की चार राण्याऐवजी ज्या व्यक्ती ठराविक लांबचे सूत देतील त्यांना सभासद होता मताधिकारावर यामुळे चांगलेच नियंत्रण पडणार होते ऑल इंडिया काँग्रेस समिती हा बदल करण्यास असमर्थ होती पण घटना आपल्या इचेचा आड येऊ लागली तर गांधीजी तिची फारच थोडी परवा करीत असत घटनेचा हा उपमर्द पाहून मला संताप आला व चिटणीसाच्या जागेचा राजीनामा मी कार्यकारी मंडळाला सादर केला पण दरम्यान काही नवीनच भानगडी उपस्थित झाल्यामुळे मी राजीनाम्याचा आग्रह धरला नाही गांधीजींच्या ठरावाला ऑल इंडिया काँग्रेस समिती दास बाबूंनी वडिलांनी जळजळीत विरोध करून शेवटी आपणाला तो सर्वस्वी अमान्य आहे हि दर्शवण्यासाठी मतमोजणीच्या जराआधी त आपल्या बऱ्याच अनुयायांसह सभागृह सोडून चालत झाल ठरावाविरुद्ध असलखि काही लोक तिथेच बसून होत ठराव बहुमतानिपाच झाला खरा पण तो सरतशवटी मागे घेण्यात आला स्वराज्य पक्षांच्या निष्कामपणाचा गांधीजींच्या मनावर अतिशय परिणाम झाला आणि दासबाबूंनी वडिलांनी केलेल्या निकराचा विरोध त्यांच्या मनाला लागून राहिला ते भावना भावनाविवल झाले होते अशावेळी एका सभासदाने सहजगत्या केलेली टीका त्यांना असह्य होऊन त्यांची सारी हिंमत खचली झालखा प्रकारामुळे त्यांना जीवारी जखम झाली होती हि उघडच दिसत होत कमिटीच्या सभासदांना उद्देशून अत्यंत हृदयस्पर्शी उद्देश असे भाषण त्यांनी कलि कित्यक्क सभासदांच्या डोळ्यातून टिप्ली मन हिरघळून टाकील असा तो दखावा होता त्या ठरावाला कसून विरोध होईल ही गोष्ट त्यांना माहीत असावयास हवी होती असे असता त्यांनी स्वतःच्या मताचा अत्याग्रह का धरला याचा उलगडा मला झालेला नाही खादी वगैरे विधायक कार्यक्रमावर ज्यांची श्रद्धा असल अशा लोकांचाच काँग्रेसमधे प्रवेश व्हावा अशी त्यांची इच्छा असावी म्हणूनच इतरांना हाकून देण्यास अगर त्यांच्यावर शिस्त लादण्यास ते सिद्ध झाले असावेत पण त्यांच्या बाजूला बहुसंख्य असूनही त्यांचा निश्चय डळमळला व तळजोडीचे बोलणे त्यांनी सुरु केले नंतरच्या तीन चार महिन्यात या प्रश्नासंबंधीची त्यांची मते अनेक वार पालटलि पाहून मला आश्चर्य वाटल अनोळखी मुलुखात त्यांच मन बटकत आह आपल्या ठिकाणाबद्दल त्यांच्या मनाचा निश्चय झालिला नाही असनाराला वाटल असत गांधीजींची अशी अवस्था होईल अशी कल्पनाही करवत नसला अचंबा वाटला तो याचमुनी उपस्थित कलि प्रश्न माझ्या मतरी फारसा जिवळायचा नव्हता मतदानाचा अधिकार प्राप्त होण्यासाठी श्रमसिद्धतचा दाखला आवश्यक मानण्यात यावा हत योग्यच होत पण ठरावाचे स्वरुप अत्यंत मर्यादित करण्यात आल्यामुळे मूळ हेतू बाजूला पडत होता मी असा निष्कर्ष काढला की अपरिचित वातावरणातून मार्ग काढावायचा असल्यामुळे गांधीजी अडखळत आहेत अहिंसात्मक प्रत्यक्ष प्रतिकाराच्या खास शास्त्रात ते बिनजोड होते त्यांची पावले क्षेत्रात स्वाभाविक प्रेरणेच अचूक पडत जात जनत समाज कार्य गाजावाजा न करता स्वतः करण्याच्या व इतरांक्रमी करून घेण्याच्या कामीही त्यांचा हातखंडा होता पूर्ण शांती आणि उघडयुद्ध ही दोन टोकेस त्यांना समजत मध्यंतरीचे कार्यक्रम त्यांना उमगत नसत कायदेमंडळाच्या आज चालणारा स्वराज्य पक्षांच्या झगड्याचा व विरोधाचा कार्यक्रम पाहून त्यांना हुरुफ वाटला नाही ते म्हणत कायदेमंडळात जावायचे तर ही कायदे पास करून घेण्यासाठी सरकारबरोबर सहकार्य करण्याची बुद्धी ठेवून जा विरोधासाठी आज जाऊ नका सहकार्य करावायचे नसेल तर बाहेरच राहा स्वराज्य पक्षाची भूमिका या दोहांपैकी कोणत्या स्वरूपाची नसल्यामुळे त्यांच्याबरोबर वागताना गांधीजींना साकडे पडत असावे सरतेशेवटी त्यांच्याबरोबर गांधीजींनी जमावून घेतले स्वतःची वर्गणी ऐच्छिक करण्यात आली आणि चार आणंचा मताधिकार कायमच राहिला स्वराज्य पक्षाने कायदेमंडळात केलेल्या कामगिरीबद्दल त्यांची त्यांनी पाठ ठोपटली पण ते स्वतः मात्र दूर राहिले त्यांनी राजकारण संन्यास घेतला अशीही विधाने करण्यात येऊ लागली सरकारची समजूत अशी झाली की त्यांची लोकप्रियता घटली असून त्यांच्यात आता काही राम नाही ते मागे पडले आता दास नेहरु यांच्या हाती राजकारणाची सूत्रे आली आह गेल्या 15 वर्षात कमी जास्त फरकाने असल्या टीका अनेकवार झाल्या आहेत व त्यांच्यावरून एवढे सिद्ध झाले आह की हिंदी जनतेच्या भावनांचे सरकारला काळी मात्रही ज्ञान नाही हिंदी राजकीय क्षेत्रात गांधीजींनी पाऊल टाकल्यापासून त्यांच्या लोकप्रियतेला कृष्ण पक्ष माहितीच नाही ती सारखी वाढतच आहे व तिची वाढ अद्याप खुंटलेली नाही त्यांच्या इच्छेवर हुकूम जनता वागत नसेल कारण मनुष्यप्राणी स्वभावता दुबळा आहे पण त्यांच्याविषयी जनतेच्या मनात अलोट प्रेम असत आहे खास परिस्थिती अनुकूल मिळाली की जनतेच्या प्रचंड चळवळी उचल खातात इतर वेळी लोकसमुदाय भूई धरून गप्प पडून राहतो पुढारी झाला म्हणून जादूगाराप्रमाणे धुळीतून चळवळी निर्माण करणे त्यालाही शक्य होत नसते परिस्थिती पोषक दिसली की तिचा फायदा तो करून घेतो तिचा फायदा घेता अशी जय्यत सिद्धता करून ठेवतो पण परिस्थितीस मुळासकट तयार करून म्हणले तर ते जमणार नाही गांधीजींबद्दलच्या बुद्धिमान वर्गातल्या लोकप्रियतेला भरती ओहटी येत असते हे मात्र खरे उत्साहाचा पूर चढत असला की ते त्यांच्या मागोमाग जातात व अपर्याय अशी प्रतिक्रिया सुरू झाली की टीकाई करू टाकतात तरीही त्यांच्यापैकी बहुसंख्य लोक त्यांच्यापुढे आदराने लीन होतातच कदाचित पुढे दुसरा कोणताही परिणामकारक कार्यक्रम नसल्यामुळे देखील असे होत असेल नेमस्त व त्याचेच सवर्गीय असे प्रतिसहकार वगैरे सारखे पक्ष जमीर धरण्याचे कारण नाही आधुनिक जगात दहशतवाद्यांचा पक्ष निष्फळ व जीर्ण समजण्यात येत असल्यामुळे त्याचाही विचार कर्तव्य नाही समाजवादी कार्यक्रमाकडे वळावे तर त्याचा प्रचार आतापर्यंत तरी फारच अल्प झालेला आहे व काँग्रेसमधल्या वरिष्ठ वर्गीय सभासदांना त्या वादाचा मोठा भाऊ वाटत असतो एकोणीशे मध्ये काही काळ खंड पडल्यानंतर वडिलांची व गांधीजींची पुन्हा दिलजमाई होऊन त्यांचे संबंध अधिकच दृढ झाले त्यांच्यामध्ये कितीही मतभेद असला तरी एकमेकांविषयी परस्परांच्या मनात आत्यंतिक आदर व आपलेपणा वसत होता काय म्हणून त्यांना इतका आदर वाट गांधीजींचे निवडक लेख विचारप्रवाह या नावाने संग्रहित करण्यात आले होते त्या पुस्तकाला वडिलांनी लिहिलेल्या प्रस्तावनेवरुन या प्रश्नाचा किंचित उलगडा होतो ते म्हणतात संतांबद्दल व अतिमानवांबद्दल मी पुष्कळ आख्यायिका ऐकल्या आहेत पण त्यांची भेट होण्याचे भाग्य मला लाभलेले नाही व ते अस्तित्वात असतील की नाही याविषयी देखील मला शंकाच आहे हे कबूल केले पाहिजे कर्तबगार मान व पुरुषार्थ यांच्यावर मात्र माझा विश्वास आहे या पुस्तकात ग्रंथित झालेले विचारप्रवाह एका मनुष्याच्या अंतकरणात उदित झालेले आहेत व त्यांच्यामध पुरुषार्थाचे पाणी खळाळत आहे मानवी स्वभावाला भूषणभूत झालेल्या दोन भावनाविशेषांचा श्रद्धा व सामर्थ्य यांचा आविष्कार त्यात पहाव्यास सापडतो श्रद्धाहीन व सामर्थ्यन माणसे असा प्रश्न विचारतात की या सर्वांचा परिणाम काय होणार मेलो तर स्वर्ग जितलो तर राज्य या उत्तरांनी त्यांचे समाधान होणार नाही परंतु अविषय श्रद्धेच्या व अजिंक्य सामर्थ्याच्या बुरजावर पाय रोवून उभी राहिलेली एक विनयनम्र व्यक्ती मातृभूमीसाठी अवश्य कराव्यास लागणाऱ्या त्यागाचा व भोगाव्यास लागणाऱ्या क्लशाचा संदेश आपल्या देशबांधवांना ऐकवित आहे व त्या संदेशाचे पडसाद लाखो अंतकरणा घुमत उमटत आहे प्रस्तावनेचा शेवट त्यांनी स्विनबर्नच्या खालील ओळींनी केलेला आहे परिस्थितीवर हुकूमत ज्यांची असे थोर मोहरे नसती का अमुच्या बाजूस बरे त्यांना प्रामुख्याने हीच गोष्ट सांगायची होती की संत अथवा महात्मा म्हणून नवे। तर थोर पुरुष म्हणून आपल्याला गांधींबद्दल आदर वाटतो उन्नत व वा कनखर अशी त्यांची स्वतःची वृत्ती असल्यामुळे गांधीजींच्या कणखर व तेजस्वी त्यांना कौतुक वाटत अस या दुब्या माणसाचे मन पुलादासारखे आहे कितीही मोठ्या शारीरिक शक्तीला न जुमाडणाऱ्या काळवथरी दगडाप्रमाणे ते घट्ट आहे हे उघड दिसत होते दुसऱ्यावर छाप बसवणारी त्यांची मुद्रा नसली पंचा नेसलेल्या या व्यक्तीचे बाकीचे शरीर उघडेच असले तरी त्यांच्यात असे काही ऐश्वर्य व राजतेज होते की दुसऱ्याला नम्र व्हावेसेच वाटावे लहानपणा व वा नम्रता जाणून बुजून अंगी आणलेली असली तरी अधिकार व सामर्थ्य देखील त्यांच्यापाशी भरपूर होते व त्यांना या गोष्टींची जाणीवही होती अजूनमधून अरेरावी गाजवून ते असे हुकूम सोडत की त्यांची तामिली भाग पडावे आपल्या शांत व गंभीर डोळ्यांनी ते दुसऱ्याला जागच्या जागी खेळून टाकत व त्याच्या मनाचा अगदी हळूच ठाव घेऊन येत त्यांचा स्पष्ट व मंद आवाज अंतकरणापर्यंत जाऊन भिडत असे व ते, ते भावनांची उत्तरे उचंबळू लागत श्रोता एक असो की हजार असोत त्यांचा गोडवा आणि त्यांची आकर्षण शक्ती याचा परिणाम हटकून होईल व प्रत्येकाला ते आपल्याशीच बोलत आहेत असे वाटू लागे मनाची अथवा बुद्धीची खात्री पटल्यामुळे ही तादात्म्यता साधत असे नव्हे तथापि भावना अळविण्याकडेही ते अजिबात दुर्लक्ष करीत असे म्हणता येणार नाही हा वशीकनाचा प्रयोग वक्तृत्वाच्या बळावर अगर वाघ जलाचे तलमतंतू पसरून ते सिद्ध करीत नसत त्यांची भाषा नेहमी साधी व मुद्देसूद असावयाची तीच सहसा शब्द अडवायचा नाही त्या पुरुषाची निश्चिमतळम आणि प्रभावी व्यक्तित्व यांच्या योगानेच मनावर पगडावसे त्यांच्याकडे पाहिले की यांच्या अंगी अचाट सुप्त सामर्थ्य आहे असे वाटावे त्यांच्या समोवार परंपरेची जी एक प्रभावत तयार झाली होती तिचाही कदाचित अनुकूल वातावरण निर्माण करण्याच्या कामी उपयोग होत असेल ज्याला ही परंपरा ठाऊक नाही अगर त्या वातावरणाशी जो सम्रज झालेला नाही त्याच्यावर या भोहीचा परिणाम झाला नसता निदान तितक्या प्रमाणात झाला नसता तथापि गांधीजींची जी विलक्षण हातोटी आहे ती अशी की आपल्या विपक्षीयांनाही ते आपलेसे करून टाकतात किमान पक्षी त्यांचे उपसलेले शस्त्र तरी त्यांना खाली ठेवाव्यास लावतात मनुष्य निर्मित वस्तूमधील सौंदर्य अथवा कला पारखण्याची शक्ती गांधीजींच्या अंगी फारच थोडी होती नैसर्गिक सौंदर्याचे मात्र ते कौतुक करे ताजमहल म्हणजे जवळदस्तीने राबवण्यात आलखा मजुरांच्या घामाचे घणीभूत स्वरुप याहून त्यांची मातब्बरी नाही असं त्यांना वाट त्यांची सुवासाबद्दलची अभिरुची फार मापक असतापि जीवनकलेच तंत्र त्यांनी आपल्यापरीने हुडकून काढले होते व आपल्या जीवनाला एखाद्या कलाकृतीची प्रमाणबद्धताही प्राप्त करून दिली होती त्यांची प्रत्येक हालचाल अर्थपूर्ण व निर्दोष अशी असे व त्यात ते एक विशिष्ट चारुता प्रत्यय खडबडीतपणाचा तीक्ष्णपणाचा लवलेशही त्यांच्यापाशी नव्हता हो मध्यमवर्गात भरपेट सापडणाऱ्या हिन व सवंग अभिरुचीचा मागमूसही त्यांच्या अंगी दिसत नसे मनसशांतीचा जो दिवा त्यांना गवसला त्याच्या दिव्य तेजाची प्रकरण त्यांनी इतरावळ केली व त्याच्या उजेड्याने उजळलेल्या आयुष्याच्या नागमणी मार्गावर मोठ्या निश्चया आणि व निर्भयतेने ते आपली पावले टाकत राहिलेत माझ्या वडिलांची स्थिती किती भिन्न होती पण त्यांच्याही अंगी व्यक्तिमत्वाच्या सामर्थ्याची आणि अंत करण्याच्या ऐश्वर्याची कला होतीच स्वीनबर्नच्या त्यांनी उद्धृत केलेल्या काव्य पंक्ती त्यांनाही लागू पडल्या असत्या कोणत्याही समारंभास उपस्थित असले की त्यातले प्रमुख स्थान त्यांच्याकडे यावायचेच एका प्रसिद्ध इंग्रज न्यायाधीशांनी पुढे असे उद्गार काढले की भोजन प्रसंगी टेबलाच्या कुठल्याही बाजूला ते बसलेले असोत तीच टेबलाची मुख्य बाजू व्हावायची त्यांच्या अंगी नम्रता नव्हती सौम्यपणाही नव्हता आपल्याहून भिन्नमताच्या लोकांना गांधीजी सामोपचाराने वागवित तसे वडिलांनी कधी केले नाही जाणून बुजून ते चढेल वृत्तीने वागत त्यामुळे त्यांच्याविषयी आत्यंतिक निष्ठा अथवा आत्यंतिक वैरभाव निर्माण होत असे त्यांच्या बाबतीत तटस्थ वृत्ती स्वीकारणे शक्यच नव्हते त्यांच्यावर एकलोप तरी करावा अथवा त्यांच्याशी वैर साधावे रुंद कपाळ घट्ट मिटलेले ओठ आणि करारीपणाची निदर्शक अशी हनुवटी यांनी युक्त असा त्यांचा चेहरा इटलीतील वस्तूसंग्रहालयात ठेवलेल्या रोमन सम्राटांच्या चेहऱ्याप्रमाणे दिसत असे त्यांचा फोटो पाहिल्यावर इटलीतील आमच्या कित्यक्क्रांनी या रूप साम्याचा सा निर्देशही केला विशेष करून वृद्धापकाळी चकचकीत पांढ्याशुभ्र केसांचा थर सर्व डोक्यावर पसरल्यावर माझ्याप्रमाणे त्यांना टक्कर पडले नव्हते त्यांच्या ठिकाणी जी एक भव्यता व आचार गौरव ध्रुवोच्चर होईल तो हल्लीच्या जगात दुर्मिळ होत चालला आहे कदाचित माझ्या मनात त्यांच्याविषयी पक्षपायच असल पण दुबळेपणाने व क्षुद्रतेने बुजबुजलेल्या या जगात त्यांची धीरोदात्त मूर्ती डोळ्यांना न दिसल्यामुळे मला चुकल्या चुकल्यासारखे होते त्याला मी काय करू तसा आचार गौरव व तशी धीरवृत्ती दृष्टीच पडेल का म्हणून मी चोहीकडे पाहत असतो पण व्यर्थ स्वराज्य पक्षाशी झगडे चालू असतात एकोणीसशे साली गांधीजींना मी वडिलांचे एक छायाचित्र दाखवले त्या चित्राच्या वेळी वडिलांनी मिशा काढलेल्या होत्या पण गांधीजींनी त्यांना पाहिले होते ते रुबाबदार मिशांसह छायाचित्र पाहताच त्यांना फार आश्चर्य वाटले व त्या चित्राकडे ते चित्रा कितीतरी वेळ पाहत राहिले मिशानायशा झाल्यामुळे तोंडाचा व हनुडीचा कणखरपणा स्पष्ट दिसून येत होता थोड्या रुक्षतेने हसून गांधीजी म्हणाले कसल्या प्रतिस्पर्ध्याशी दोन हात करायचे आहेत ते मला आता उमगले डोळ्यांमुळे व हसतमुख चेहऱ्यामुळे त्यांची उग्रमुद्रा जराशी सौम्यभास असली तरी केव्हा केव्हा त्यांच्या डोळ्यात दाहक तेज दिसून मासा पाण्यात वावरतो तितक्या सहजतेने वडील असं वागत असत त्यांच्या कायदेशीर व सनद्शीर बुद्धीला कायदे मंडळाची हवामानवे सत्याग्रह व त्यातून उद्भवणाऱ्या प्रश्नांतील मख्या त्यांना संपूर्णपणे कळत नसत पण कायदे मंडळातील डाव प्रतिडाव त्यांना चांगले अवगत होते आपल्या पक्षात ते कडक शिस्त राखत व इतर पक्षांचे व्यक्तींचे मन वळवून ते प्रसंगी सहाय्यही मिळवत असत पण लवकरच खुद्द पक्षातील लोकांनीच भानगडी उपस्थित केल्या प्रारंभी प्रारंभी स्वराज्य पक्षाला नाफेरवाल्यांशी जगडावे लागत होते तेव्हा पक्षाची शक्ती वाढावी म्हणून काँग्रेसमध्ये सामील कित्येक अनिष्ट माणसे करून घेण्यात आली पुढे निवडणुकी आल्या त्यांच्यासाठी पैशाची गरज होती ते श्रीमंताकडूनच येणार त्यांना राजी राखण्यासाठी काही धनिकांना स्वराज्य पक्षातर्फे निवडणुकीस उभे राहण्याची विनंती करण्यात आली सर स्टॅफर्ड क्रिप्सने एका अमेरिकन समाजवाद्याचे वाक्य उद्भूत केले आहे तो म्हणतो राजकारण ही एक नाजूक कला आहे त्यात गरीबांकडून मते व श्रीमताकडून पैसे मिळवावे लागतात व त्यासाठी दोघांनाही अशी आश्वासनी द्यावी लागतात की आम्ही तुमचे दोघांचेही परस्परांपासून रक्षण करू या लोकांमुळे प्रथमपासूनच पक्ष कमजोर बनला कायदेमंडळात दररोज दुसऱ्या नेमस्त गटांशी मिळते घेणे आवश्यक होऊन बसले कितीही कडवी वृत्ती व तत्वनिष्ठा असली तरी ती अशा परिस्थितीत फार काळ शाबूत राहणे शक्य नाही हळूहळू पक्षाच्या कडवेपणात व शिस्तीत घळ पडून संधी जाधू आणि कमजोर लोक शेफारू लागले उच्चाधिकार वगैरेची लालूस नजरेच पडल्यावर पक्षातल्या लेचापेच्या सभासदांची मणी गडबडू लागली वडिलांना बगलेत मारण्याची खोटी होती त्यांचे आमचे कर्तृत्व त्यांची मुत्सद्देगिरी आणि गोड युक्तिवाद यांच्यासुद्धी होऊ लागली बाजारपेठेतल्या वैुद्ध क्षेत्रावरील धुळीने भरलेल्या वातावरण सर्वस्वी निराळे असे सुखमय व अभिलसणीय असे वातावरण त्यांच्याभोवती तयार करण्यात आले स्वराज्य पक्षाचा पीढ ढिला चालला माळेतला एक एक मणी उघडून जाऊ लागला सडका वयो कापून काढण्याची भाषा माझे वडील गरजून व कडाडून बोलले पण सडकावयो आपण होऊनच गळून पडण्याच्या तयारीत असल्यावर या भाषेची भीती वाटणार कोणाला काही स्वराज्यपक्षीय मंत्री झाले जन प्रांतिक सरकारच्या कार्यकारी मंडळात गेले एक सवता सुवात आटून काहीजण स्वतःला प्रतिसहकारवादी म्हणून घेऊ लागले सर्वस्वी भिन्न परिस्थितीत लोकमान्य टिळकांनी हा शब्दप्रयोग उपयोगात आणला होता त्याचा नवा अर्थ संधी आली की नोकरी पत्करा व त्यातचं समाधान मागा असा करण्यात आला या फाटाफुटीनंतरही स्वराज्य पक्ष चालू राहिला पण झालखा प्रकारामुळे दासबाबूंनाव वडिलांना थोडासा विषाद वाटला कायदेमंडळातील निष्फळ कार्याचाही त्यांना कंटाळ आला होता त्यात हिंदू मुसलमानांच्या वाढत्या तेडीची भर पडली उत्तर हिंदुस्थानात ही तेड वाढत होती व कोठकोट दंग होऊ लागल होत एकोणीश साली आमच्याबरोबर जे काँग्रस्तवाल तुरुंगात होत त्यांच्यापैकी आता कोणी दिवाणपदावर तर कोणी दुसऱ्या एखाद्या उच्च पदावर आरूढ झाल होत एकोणीसशे साली ज्या सरकारनं आम्हाला बेकायदा ठरविल व तुरुंगात कोंड त्यापूर्वी काँग्रेसवाले असलेल्या काही प्रागतिक बंधूंचा समावेश झालेला असल्यामुळे मनाला समाधान वाटत असे यापुढे तर काय विचारूच नका निदान काही प्रांतात तरी आमचे सहकारी आम्हाला बेकायदा ठरवून तुरुंग दाखवणार होते मग अधिकच समाधान का होणार नाही प्रागतिकांपेक्षा हे नवे दिवाण व कार्यकारी मंडळाचे सभासद या कामी कितीतरी कर्तबगार ठरले असते आमच्यातल्या भेदाच्या जागा त्यांना पूर्ण माहीत होत्या त्यांचा उपयोग कसा करून घ्यावा आमच्या पद्धती कोणत्या याचीही त्यांना ज्ञान होते जनसमुदाय व जनसमुदायाच्या भावना यांचा त्यांना परिचय झालिवा होता बाजू बदलण्यापूर्वी नाझी लोकांप्रमाणे क्रांतिकारक चळवळी तोलण्याचा प्रयत्न त्यांनी करून पाहिला असल्यामुळे त्या ज्ञानाच्या जोरावर अननुभवी प्रागतिक दिवानांहून अधिक यशस्वीरितीनं आपल्या जुन्या काँग्रेस सहकाऱ्यांना झोडपून काढण त्यांना शक्य झाली असत एकोणीशे चोवीसच्या डिसेंबरात बेळगाव इथं जे काँग्रेस अधिवेशन भरले त्याचे गांधीजी अध्यक्ष होते गेली कित्येक वर्ष काँग्रेसचे महाअध्यक्ष म्हणून राहिलेल्या गांधीजींना काँग्रेसचे अध्यक्ष करणे म्हणजे थोडा विडंबनाचाच प्रकार होता त्यांचे अध्यक्षीय भाषण मला आवडले नाही मला ते मुळी स्फूर्तीदायक वाटले नाही गांधीजींनी सांगितल्यावरून नव्या वर्षासाठी ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या चिटणीसाच्या जागी माझी निवड झाली मी म्हणजे काँग्रेसचा मीराशी चिटणीस बनत चाललो होतो माझ्या इच्छेची कोणी प्रवास करीत नसे माझ्या वडिलांना 1925 पंचवीसच्या उन्हाळ्यात बरे वाटेनासे झाले व त्यांच्या दम्याच्या विकारानेही त्याचवेळी उचल खाल्ली हिमालयात डलहौसी येथे ते, डल ते सहकुटुंब गेले होते थोड्याच काळाने मीही त्यांना जाऊन मिळालो डलहौसी ते छंबापर्यंत आम्ही एक लहानशी सफर केली छंबा येथे आम्ही पोहोचलो तेव्हा जून महिना चालू होता डोंगरमाळातील वाट चालल्यामुळे आम्ही थकून गेलो होतो इतक्यात एक तार येऊन थडकली व चित्रंजन दास इहलोक सोडून गेल्याची बातमी आम्हाला मिळाली दुःखाने चूर वडील किती वेळ तरी अगदी स्तब्ध बसून राहिले होते तो आघात त्यांच्या मर्मी बसला त्यांना इतके दुःख झालेले मी क्वचित पाहिले असेल सर्व मित्रांहून जीवाभावाचा झालेला मित्र एकाएकी परलोके चालता झाला व सर्व जबाबदारी त्यांच्या एकट्याच्या शिरावर येऊन पडली जबाबदारी गेले काही दिवस वाढ्यातच चालली होती आणि दासबाबू व वडील दोघेही जबाबदारीच्या ओझ्यामुळे हो हो व पक्षातील लोकांच्या कमकुवतपणामुळे हो रंजीस आले होते फरीदपूर परिषदेत केलेल्या शेवटच्या भाषणात दासबाबूंच्या मनातील विषन्नतेची छाया स्पष्ट दिसून येते दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही छंबाहून निघालो व डोंगर ओलांडून डलहौसी येथे पोहोचलो तेथून मोटारणे लांब अंतरावरचे स्टेशन तेथून अलाहाबाद व नंतर कलकत्ता